आणि जवळ यांना सांगण्यात येत कि या जेणेकरून अल्लाच्या पैगंबरांनी तुमच्यासाठी शमयची प्रार्थना करावी तर ते डोकी हिसकतात आणि तुम्ही पाहता किती मोठ्या गर्वाना येण्यापासून स्वतःला रोखतात हे पैगंबर सल्लेम तुम्ही मग यांच्यासाठी क्षमेची प्रार्थना करा अथवा करू नका यांच्यासाठी एकसारखंच आहे अल्लाह यांना कदापि माफ करणार नाही अल्लाह आवज्ञाकारी लोकांना कदापी मार्गदर्शन करत नसतो हे ते श्लोक होत जे म्हणतात की पैगंबर सल्लेला सल्लमच्या साथीदारांवर खर्च करायचं सा बंद करून टाका जेणेकरून हे विस्कळीत व्हावेत वास्तविकत पृथ्वी आणि आकाशांच्या खजिन्यांचा स्वामी अल्लाह आहे परंतु हे धार्मिक समजत नाहीत يَقُولُونَ لَئِن رَجَعْنَا إِلَى الْمَدِينَةِ لَيُخْرِجَنَّ الْأَعَزَّ مِنْهَا الْأَذَلَّ وَلِلَّهِ الْعِزَّةُ وَلِرَسُولِهِ وَلِلْمُؤْمِنِينَ وَلَكِنَّ الْمُنَافِقِينَ لَا يَعْلَمُونَ ते म्हणतात की आम्ही परत मदिनेला पोहोचू तेव्हा जो प्रतिष्ठित आहे तो जो अप्रतिष्ठित आहे त्याला घालून लावेल वस्तुत प्रतिष्ठा तर अल्लाह आणि त्याचे पैगंबर सल्ले वसलम आणि इमानधारकांसाठी आहे पण हे दाम्बिक जाणत नाहीत हे लोक हो ज्यांनी इमान आणलं आहे तुमची मालमत्ता आणि तुमची संतती तुम्हाला अल्लाच्या स्मरणापासून काफील करून टाकू नये जे लोक असं करतील تت توتت राहणार आहेत وانفقوا مما رزقناكم من قبل ان ييأس احدكم الموت فيقول رب فيقول ربنا لا اخرتني الى اجل قريب فاصدق واكن من الصالحين ولن يؤخر الله نفسا الى اجل ها والله كبير بما تعملون जी रोजी आम्ही तुम्हाला दिली आहे तिच्यातून खर्च करा यापूर्वी की तुमच्यापैकी एखाद्याची वृत्ती घटका यावी आणि त्यावेळी त्यानं म्हणावं हे माझ्या रब कावर तू मला थोडीशी आणखी सवड दिली नाही कि मी सतका अर्थात दान केला असता आणि नेक लोकांमध्ये सामील झालो असतो वास्तविक पाहता जेव्हा एखाद्याचा कार्यकालावधी पूर्ण होण्याची वेळ येते तेव्हा अल्ला कोणत्याही ते व्यक्तीला अधिक सवड देत नसतो आणि जे काही तुम्ही करता अल्ला त्याची खबर राखणारा आहे अल्लाच्या नावाने जो अशी अल्लाच पावित्र गान करत आहे ती प्रत्येक वस्तू जी आकाशांमध्ये आहे आणि ती प्रत्येक वस्तू जी पृथ्वीत आहे है, सा है, तो है ज्यादा तुम निर्माण केत्या करना है तो कोई इमानधारक आणि अल्लाहत आहे जे तुम्ही करताना तुम स्वरूप बनवलं आणि फार छान बनवलं आहे आणि त्याच्याकडे सध्या शेवटी तुम्हाला परतायचं आहे पृथ्वी आणि आकाशांच्या प्रत्येक गोष्टीचं त्याला ज्ञान आहे जे काही तुम्ही लपवता आणि जे काही तुम्ही उघड करता सर्व त्याला माहित आहे आणि तो अंतःकरणाची काय तुम्हाला त्या लोकांची काही खबरवाद पोचली नाही ज्यांनी यापूर्वी कुफर केला आणि मग आपल्या कर्माची कटुफळ चाखली आणि पुढे त्यांच्यासाठी एक दुःखदायक प्रकोप आहे परिणामाला ते पात्र यासाठी झाले की त्यांच्याजवळ त्यांचे प्रेक्षित उघडउघड प्रमाण आणि निशाण्या घेऊन येत राहिले परंतु त्यांनी सांगितलं काय माणसं आम्हाला मार्गदर्शन करतील अशा प्रकारे त्यांनी मान्य करण्यापासून इन्कार केला आणि तोंड फिरवलं तेव्हा अल्लाहसुद्धा त्यांच्याकडून बेपर्वा झाला आणि अल्ला तर आहेच निरपेक्ष आणि आपल्या ठाई स्वयंस्तुत्य इन्कार करणाऱ्यांनी मोठ्या दाव्यानिशी म्हटलं आहे की ते मृत्यूनंतर कदापि पुन्हा उठवले जाणार नाहीत सांगा, नवे, रबची तुम्ही अवश्य जाल, मग जरूर तुम्हाला अल्लाहर पैगंबरा प्रकाशा जाओ मैं उतरव है जे काही तुम्ही करता अल्ला त्याची खबर राखणार आहे याचा समाचार तुम्हाला त्या दिवशी कळेल जेव्हा जमवा जमवीच्या दिवशी तो तुम्हाला सर्वांना एकत्र करेल तो दिवस असेल एक दुसऱ्यात लोकांच्या जय पराजयाचा ज्याने अल्लावर इमान आणला आहे आणि जो सत्कृत्य करतो अल्ला त्याचे अपराधून टाकेल आणि त्याला अशा जन्मतीत दाखल करील ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील हे लोक सदा सर्व दात्यात राहतील हेच मोठं यश होय आणि ज्या लोकांनी कुफर केला आहे आणि आमच्या ना खोटं ठरवला आहे ते नरकवासी असतील ज्या ते सदैव राहतील आणि ते अत्यंत वाईट ठिकाण आहे कोणतंही संकट कधीही येत नसतं पण अल्लाच्या आज्ञेनंच येतं जो मनुष्य अल्लावर इमान ठेवत असेल अल्ला त्याच्या हृदयाला मार्गदर्शन करतो अल्ला प्रत्येक वस्तूचं ज्ञान आहे आज्ञा पाळा आणि पैगंबर सल्लेला वसलम ची आज्ञा पाहा परंतु जर तुम्ही आज्ञापालनापासून तोंड फिरवित असाल तर आमच्या पैगंबरावर स्पष्टपणे सत्य पोचवण्याशिवाय कोणतीही जबाबदारी नाही ला अल्ला तो आहे ज्याच्या शिवाय कोणीही ईश्वर नाही म्हणून इमान आणच भिस्त ठेवली पाहिजे हॅलो कोहो ज्यांनी इमान आणला आहे और काही आहेत। शत्रुंचा आहे। जर तुम्हें क्षमा दुर्लक्ष कर अल्लाह क्षमाशील परम कृपाणू है तुम्हारी मलमत्ता तुम्हारी सतती कसोटी आहे। अल्लाहसर आहे, ज्यादा जवर महान है जितक तुम्हत है तल्ला भय बात रहा ऐसी आज्ञा पड़ा अपनी मालमत्ता खर्च करा तुम्हारे बेहतर है जे अपने मनाल संकुचितपनापुर सुरक्षित रह केवल सफलता प्राप्त लकुम कर उत्तम कर्ज दिल तो तुम कित्येक पटी नील तुम्हार चुका अल्लाह मोटा गुणग्राहक सहनशील है हजर परोक्ष प्रत्येक गोष्ट जा जबरदस्त आणि बुद्धिमान आहे नावाय जोसिम मेहरबान दयावन आहे وَاتَّقُوا اللَّهَ رَبَّكُمْ لَا تُخْرِجُوهُنَّ مِن بُيُوتِهِنَّ وَلَا يَخْرُجْنَ إِلَّا يَأْتِينَ بِفَاحِشَةٍ وَتِلْكَ हे नबी सल्ली वसलम जेव्हा तुम्ही लोक स्त्रियांना तलाक द्याल तेव्हा त्यांना त्यांच्या इज्जत साठी तलाक देत जा आणि इद्दतच्या कालावधीची योग्य प्रकारे गणना करा आणि अल्लाचा भय बाळगा जो तुमचा रब आहे इद्दतच्या कालावधीत न तुम्ही त्यांना त्यांच्या घरातून काढा न त्यांनी स्वतः निघावं या व्यतिरिक्त की त्यांच्याकडून एखादी उघड वाईट गोष्ट घडावी या अल्लानं घालून दिलेल्या मर्यादा आहेत आणि जो कोणी अल्लाच्या मर्यादांचं उल्लंघन करेल तो आपल्यावर स्वतः जुलूम करेल तुम्ही जाणत नाही कदाचित यानंतर अल्ला त्या आपल्या इद्दतच्या मुदतीच्या समाप्तीला पोहोचतील तेव्हा एक तर त्यांना चांगल्या रीतीनं आपल्या विवाह बंधनात रोखून ठेवा अथवा चांगल्या रीतीनं त्यांच्यापासून विभक्त व्हा आणि दोन अशा इसमांना साक्षीदार बनवा जे तुमच्यापैकी न्यायनिष्ठ असतील आणि हे साक्षीदार बनणाऱ्यांना साक्ष ठीकठी द्या या गोष्टी आहेत ज्यांचा तुम्हा लोकांना उपदेश दिला जात आहे त्या जा प्रत्येक इस्माला जो अल्लाह आणि अखेरच्या दिवसावर इमान ठेवित असेल जो कोणी अल्लाला भिवून काम करील अल्ला त्याच्यासाठी अडचणीतून निघण्याचा एखादा मार्ग निर्माण करून देईल आणि त्याला अशा मार्गाने रुजी देईल जो त्याच्या कल्पनेत देखील नसेल जो अल्लावर भिस्त ठेवी त्याच्यासाठी तो पुरेसा आहे अल्लाह आपलं कार्य सिद्ध करूनच राहतो अल्ला न प्रत्येक वस्तू एक तकदिर नियोजित करून ठेवली आहे आणि तुमच्या स्त्रियांपैकी ज्या विटाळासंबंधी निराश झालेल्या असतील त्यांच्या बाबतीत जर तुम्हाला लोकांना काही शंका असेल तर तुम्हाला माहित व्हावं की त्यांची इज्दत तीन महिने आहे आणि ही चाज्ञा त्यांच्या संबंधी आहे ज्यांना अद्याप विटाळा आला नसेल आणि गर्भवती स्त्रियांच्या इज्दतची सीमा ही आहे की त्यांनी गर्भमुक्त व्हावं जो इसम अल्लाचं भय बाळगेल त्याच्या बाबतीत तो सवलत निर्माण करतो वमन ही अल्लाची आज्ञा आहे जी, जी त्यानं तुमच्याकडे उतरवली आहे जो अल्चं भय बाळगील अल्लाह त्याच्यापासून त्याचे दोष दूर करेल आणि त्याला मोठा मोबदला देईल أسكنوهن من حيث سكنتم من وجدكم ولا تضاروهن لتضيقوا عليهن وإن كن أولاس حمل فأنفقوا عليهن حتى يضعن حملهن فإن أرضعن لكم فآتوهن أجورهن وأتمروا بينكم بمعروف وإن تعاسرتم فسترضع له أخرى تلعي بجاكات त्याच जागी ठेवा जेथे तुम्ही राहता जशी काही जागा तुम्हाला उपलब्ध असेल आणि त्यांना अडचणीत आणण्यासाठी त्रास देऊ नका आणि जर त्या गर्भवती असतील तर त्यांच्यावर त्यावेळेपर्यंत खर्च करत राहा जोपर्यंत त्या गर्भमुक्त होत नाहीत मग जर त्या तुमच्यासाठी बाळाला दुसपासतील तर त्यांचा मोबदला त्यांना द्या आणि भल्याप्रकारे मोबदल्याचा मामला परस्पर सल्लामसलतीनं ठरवा परंतु जर तुम्ही मोबदला ठरवण्यात एकमेकाला अडचणीत आणलं تر بارالاقوني انجس تردود باجل لينفق ذو سعت من سعته ومن قدر عليه رزقه فلينفق مما آتاه الله لا يكلف الله نفسا إلا ما آتاه سيجعل الله بعد عسر يسرا سكھوستو مانتنا اپلے سكھت پرسطة دنسار نفقا ارثات پوٹ گئتا انه جالا روجی کمی دلگلیا سيل त्यानं त्याच माला तो खर्च करावा जो अल्ला त्याला दिला आहे अल्ला न ज्याला जितक काही दिलेलं आहे त्यापेक्षा जास्तीचा त्याला तो जबाबदार धरत नाही हे दुरापासून अल्लान तंगीच्या स्थिती नंतर सुगत प्रदान करावी अशा आहेत ज्यांनी आपल्या रब आणि त्याच्या प्रेक्षितांच्या आज्ञेविरुद्ध शिरजोरी केली तर आम्ही त्यांचा सक्तीने हिशेब घेतला आणि त्यांना वाईट प्रकारे शिक्षा दिली त्यांनी आपण केलेल्याची फळं चाखली आणि त्यांची परिणती तोटास्तोटा आहे अल्लासाठी तीव्र प्रकोप उपलब्ध करून ठेवला आहे म्हणून अल्लाच भय बागा हे बुद्धिमान लोक हो ज्यांनी इमान आणलं आहे अल्ला, अल्ला न तुमच्याकडे एक उपदेश उतरवला आहे एक असा पैगंबर जो तुम्हाला अल्लाच्या स्पष्टपणे मार्गदर्शन करणाऱ्या आयती ऐकवतो जेणेकरून इमान आणणार आणि सत्कृत्य करणाऱ्यांना अंधारातून काढून प्रकाशात आणावं जो कोणी अल्लावर इमान आणेल आणि सत्कर्म करेल अल्ला त्याला अशा जन्मतीत दाखल करेल ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील हे लोक त्यांच्यात सदा सर्वदा राहतील अल्लाने अशा इस्मासाठी उत्तम रोजी ठेवली आहे الله الذي خلق سبع سماوات ومن الارض مثلهن يتنزل الامر بينهن لتعلموا ان الله على كل شيء قدير وان الله وان الله قد احاط بكل شيء علما الله तो हे जन सप्ता आकाश बनवलं आणि पृथ्वी प्रकारांपैकी सुद्धा त्यांच्या प्रमाणेच त्यांच्या दरम्यान आज्ञा उतरत असते ही गोष्ट तुम्हाला अशासाठी सांगितली जात आहे जेणेकरून तुम्ही जाणून घ्यावं कि अल्ला प्रत्येक वस्तूवर प्रभुत्व राखतो आणि अस्यान प्रत्येक वस्तूला व्यापून आहे नावाने तसी मेहरबान दयावन आहेबी सल्ली हराम न तुम्हें का वस्तु आराम ठरता जी अल्लाह ने तुम्हारे हलाल के लिए अशा सा अपने पत्नी की मर्जी सा अल्लाह माफ करा दया करना अल्लाह ने तुम्हार लोकान शपथ बंधना मुक्त होने अल्लाह तुम्हारा वाली है तो सर्वज्ञ बुद्धिमान है आणि हा मामला सुद्धा लक्ष देण्याजोगा आहे नबी सल्ली यांनी आप हो हो गोष्ट आपल्या एका पत्नीशी गुप्तपणे सांगितली होती मग जेव्हा त्या पत्नीनं अन्य कोणावर उघड केलं आणि अल्लानं नबी सल्लेम यांना या गौप्यस्फोटाची बातमी दिली तेव्हा नबी सल्ले असलम यांनी त्यावर काही अंशी त्या पत्नीला खबरदार केलं आणि काही अंशी त्याबाबतीत दुर्लक्ष केलं मग जेव्हा नबी सल्ले सल्लमनी तिला गौप्यस्फोटाची ही गोष्ट सांगितली तेव्हा तिने विचारलं आपणच याची बातमी कोणी दिली नबी सल्लासमने सांगितलं मला त्यानं बातमी दिली जो सर्व काही जाणतो आणि खूप खबर राखणार आहे जर तुम्ही दोघी अल्ला कडे तव्हा पश्चाताप करणार असाल तर हे तुमच्यासाठी बेहतर आहे ून हटले आहेत आणि जर नबी सल्ला सल्लमच्या विरोधात तुम्ही गडबाजी केली तर जाणून असा की अल्लाह त्याचा वाली आहे आणि त्यानंतर जिब्रील आणि तमाम सदाचारी इमानधारक आणि सर्व फरिश्ते त्याचे सोपती आणि सहाय्यक आहेत आचा रुहू पल्लका दुरापास्त नव्हे कि नबी सल्ली ने तुम्हा सर्व पत्नींना तलाक द्यावा तर अल्लाने त्याला अशा पत्न्या तुमच्याऐवजी प्रदान कराव्यात त्या तुमच्यापेक्षा बेहर असाव्यात खऱ्या मुसलमान इमानधारक आज्ञाधारक पश्चाताप व्यक्त करणाऱ्या उपासना करणाऱ्या आणि रोजे करणाऱ्या मग पतीचा स्पर्श झालेला असोत की कुमारिका अमरून हॅलो कहो जन्नी इमान अल्ला आहे वाचवा आपल्या स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना त्या अग्नी पासून जिचं इंधन मनुष्य आणि दगड असतील त्यावर अत्यंत तापट आणि कठोर स्वभावी फरिश्ते नेमलेले असतील जे कधीही अल्लाच्या आज्ञेचा भंग करत नाहीत आणि जी काही आज्ञा त्यांना दिली जाते तिची अंमलबजावणी ते करतात त्यावेळी सांगितलं जाईल की हे काफिरांना आज निमित्त पुढे करू नका तुम्हाला तर तसाच बदला दिला जात आहे जसं तुम्ही आचरण करत होता या यस्ञा बेन वब लना नूरना लना। अला कुली कदीर। हे लोक हो, ज्यांनी इमान आणलं अल्ला आहे अल्लाह पुढे तौबा करा विशुद्ध तौबा दुरापास्त नव्हे कि अल्ला तुमचे दोष दूर करावेत आणि तुम्हाला अशा जन्मतींमध्ये दाखल करावं ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील हा तो दिवस असेल जेव्हा अल्ला आपल्या नबी सल्ले आहे खडणार नाही आणि त्यांचा पुढे पुढे त्यांच्या उज्व्या बाजूने पळत असेल आणि ते म्हणत असतील कि हा आमच्या रब आमचा तेज आमच्यासाठी पूर्ण कर आणि आम्हाला क्षमा कर तू प्रत्येक गोष्टीला समर्थ आहेस هنا نبي صلی اللہ <سؤال> علیہ وسلم قافرانشی اور دامبیقانشی جیہد کرا اور تنسا شکران بھیوار کرا تنسا ٹھیکان جہنم آئے اور تفار وائٹ ٹھیکان آئے ضرب اللہ مثلا للذین کفر امرأة نوح و امرأة نوط كانتا تحت عبدین من عبادنا و صالحین فخانتاہما فخانتاہما فلم یغنیا عنہما من اللہ شیئا وقیل دخل النار مع الداخلین अल्लाह काभीरांच्या संबंधात नू अल आणि लूत अल इस्लामच्या पत्नींना उदाहरण म्हणून प्रस्तुत करतो त्या दोन सदाचारी दासांच्या दाम्पत्यात होत्या परंतु त्यांनी आपल्या त्या पतींशी प्रतारणा केली आणि ते अल्लाच्या विरुद्ध त्यांच्या काहीही उपयोगी पडू शकले नाही दोघींना सांगितलं गेलं की जा नरकाग्नीत जाणाऱ्या समवेत तुम्ही देखील चालत्या व्हा आणि इमानधारकांच्या बाबतीत अल्ला फिरोनच्या पत्नीचं उदाहरण प्रस्तुत करतो तेव्हा की तिनं प्रार्थना केली हे माझा रब माझ्यासाठी आपल्या इथे जन्नत मध्ये एक घर बनव आणि मला फिरोन आणि त्याच्या कृत्यापासून वाचव आणि जालीव राष्ट्रापासून मला मुक्ती दे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 आणि इम्रानची मुलगी मरियमचं उदाहरण देतो जिनं आपल्या गुप्तांगांचं रक्षण केलं होतं मग आम्ही तिच्यात आपल्याकडून आत्मा फुंकला आणि तिनं आपल्या रक्त वचनांची आणि त्याच्या ग्रंथांची सत्यता प्रमाणित केली आणि ती आज्ञाधारक लोकांपैकी होती